वाल्मिकी रामायण अयोध्या कांड सर्ग त्रेचाळीसाने कौशल्या त्याला म्हणाली नरश्रेष्ठा सर्पासारखी वाकड्या वळणाने जाणारी कैकई रामाच्या अंगात विष टाकून सोडून सोडून दिलेल्या नाघिणीसारखी वावरे रामाला दूर पाठवून ती भाग्यवती झाली तिची इच्छा पूर्ण झाली तिथे मन स्वस्थ झाले आता ती दुष्ट सर्पासारखी मला घरात त्रास देईल जर या नगरात राम भिक्षामागून घरातच राहिला तर तर जरी माझा बाळ दास होईल असा वर दिला असता तरी मला चालले असते परंतु रामान आपल्या इच्छेप्रमाणे या स्थानापासून कैकीने काढून टाकले आणि अहिता अहितज्ञाने पर्व काळाच्या अग्नीत बळी टाकावं तसा त्याचा राक्षसांना बळी दिला गजाप्रमाणे धीर गंभीर गती वीर महाबाहु, धनुर्धारी राम आता आपल्या भारेसह आणि लक्ष्मणासह वनात शिरला असेल वनातले दुःख त्याने कधी पाहिले नाही कैकेच्या हो ला हो म्हणणाऱ्या तुम्ही त्यांना टाकून दिल्यावर त्यांची दुसरी काय अवस्था होणार आईन फलप्राप्तीच्या काळीच या तरुणाना रत्नहीन करून दूर पाठवलेत ते बिचारे फळेमुळे खाऊन कसे राहतील माझा शोक नष्ट करणारा शुभ यापुढे कधी माझ्या नशिबे येणार आहे काय भारेसह आणि भावासह राघवाला मी इहलोकी कधी पाहू शकणार आहे काळा घातले जातील हे कधी बरे होईल समुद्र जसा पौर्णिमेला हर्षभरीत होतो तशीही पुरी ते दोघे नरव्याघ्र परत आलेले पाहून कधी बरे हर्षभरीत होईल तो महाबाहूवीर सीतेला रथात पुढे घालून वृषभाने आपल्या गो उजू लावेत तशी आणून माणसे उजळून टाकित आहेत असे केव्हा बरे होईल शिखर असलेल्या पर्वतासारखे उंचावलेल्या हातात धनुष्य आणि खडग घेतलेले ते दोघे कालिक शुभकुंडल लिहिलेले अयोध्येत प्रवेश करताना मी कधी पाहिन मुली आणि ब्राह्मणांना फुले आणि फळे प्रसन्न मनाने ते कधी बरे नगरीची प्रदक्षिणा करतील देवासारखा तरुणाचा धर्मात्मा राम तीन वर्षाच्या मुलासारखा माझ्याशी लढीवाळपणा करीत केव्हा बरे इकडे येईल खात्रीने मी पूर्वी निच बुद्धीने आपल्या बाळांना पाजू इच्छिणाऱ्या आयांची स्तने कापून टाकली असली पाहिजे असे वाटते म्हणूनच सिंहाने सवत्स गायीचे वासरू मारून तिला वत्सहीन करावे तसे कैकेईने गायीचे वासरू बळजरीने काढून घेतलेल्या गायीसारखे मला वत्सहीन केले आहे सद्गुणाने युक्त सर्व प्रवीण अशा पुत्राला सोडून एकच पुत्र असलेली मी जिवंत राहू इच्छित नाही प्रिय पुत्राला <coughs> आणि महाबलशाली लक्ष्मणाला न पाहता जिवंत राहण्याची माझ्या शक्ती आहे असे मला वाटत नाही सर्वोत्तम प्रभु जसा उन्हाळ्यात भगवान सूर्य या पृथ्वीला आपल्या किरणाने भाजून काढतो तसा हा पुत्रशोकामुळे उत्पन्न झालेला अग्नी माझा शत्रू होऊन मला भाजून काढित आहे अयोध्याकांडाचा त्रेचाळीसावा सर्ग समाप्त